आणि जेणे जेणे कडे दोष सुतील कर्म करणाऱ्या इंद्रियुपी बिळ्यात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करते ऐसे ऐसिया आई ती जयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती अशा अशा अशा सामुग, अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच अर्जुन ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे असंजय आता आणि ही एक ज्ञानाचे लवकर तर लक्षण सांगतो अर्जुन ऐक श्लोक नव असेरा भिष्वंग पुत्र दार गृहा दिशू नित्य समचित्त इष्टानि देता समत्व ढळू न देणे तरी जो या देहावरी उदासो वैसी या परी उखिता जायसा बिढारी बैसला आहे तर बिराडी बसवलेला वाटस्वरूप जसं त्या बिराडाविषयी उदास असतो तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्थान असते सावली सरसीच असे परी असे हे नेणीचे जैसे स्त्रियेचे तैसे लो लप्य नाही आपली सावली आपल्या बरोबरच नेहमी असते परंतु सावली आ आ ती सावली आपल्या बरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते त्याप्रमाणे स्त्री विषयी ज्याला आसक्ती नसते आणि प्रजा जे झाली ती वस्ती किरा आली का गोरू ये बैसली रुखातळी आणि त्याला जी मुले बाळे झालेली असतात त्यांना तो खरोखर वस्तीला आलेल्या वाट्सरूमप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रजे संबंधी उदास असतो जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला अर्जुना वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टीविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो तसा सर्व ऐश्वर्यात नांदात असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते किंबहुना पूसा पांजरिया माझी जैसा वेदसा बिहुनी असे फार काय सांगावे राघू जसा पिंजऱ्यात तस असतो तसा जो वेदून संसारात असतो एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञाना सी ज्याचे स्त्री पुत्र गृहादिकांवर प्रेम नसते तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज आणि महा सिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरीसे इष्टानि जयाच्या ठाई आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय या गोष्टी सारख्याच असतात म्हणजे प्रिय गोष्टीने ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टीने ज्याला वाईट वाटत काती नी काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या तिन्ही काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलत नाही जेथ न फाचे निपाडे समत्वा उणे न पडे तेथेची ज्ञान रोकडे अथवा कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही अर्जुना त्याच्या ठिकाणी मूर्तीमंत ज्ञान आहे असे तू समज श्लोक धाववा मै चा न्योगे न माझे खी आणि मी वाचव निकाही आणि ऐसा निश्चयोचित जयाचा केला आणि माझ्याशिवाय दुसरी काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी म्हणजे कायने वाचे व मनाने निश्चय केलेला आहे शरीर वाचा माणस पिया निश्चयाचा कोश एकमियान ज्याचे शरीर वाचा व मन या तिघांनी वरील केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे म्हणजे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाही किंबहुना निकट निज जयाचे जागा ज्याचे अंतकरण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे म्हणजे माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेले आहे रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे ती एकांते चिनी पाडे एक सरला जो पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने वांतक करण्याने जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरलेला आहे मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळजे मि होती गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझे स्वरूपी ऐक्य झाले असता हे सर्व प्रकाराने माझे भजन करीत असतात पण साजे प्रभेसी जेवी सूर्याच्या उदया बरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ता बरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा म्हणजे अनन्यता प्रभेलाच जसा शोभतो ती पाणी याची ये भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एच्या पाणि। सपाटीवर मौजेने हलत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असं म्हटलं जात तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे जो अनन्य यापरी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैग जो याप्रमाणे ऐकनिष्ठ असतो म्हणजे माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो अर्जुना तोच ते मूर्तीमंत ज्ञान आणि चौखाटे आवडती कपाटे वसौजया आणि तीर्थे म्हणजे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी ज्याला राहायला आवडते कुहरे, शैल कक्षांची कुहोरे जळाशय परिसर अधिष्ठ न डोंगराच्या बगलेतील गुहांमध्ये व सरोवरांच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही बहु एकांता वरी प्रीती जया जनपदा वरी खांती जाण मनुष्या मूर्ती ज्ञानाची तो ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो, तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज आणि बुद्धिमान अर्जुना ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो ऐक अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्व ज्ञानार्थ एत अध्यात्म ज्ञानस अशी या खेरीज इतर जे काही आहे ते सर्व अज्ञान हो तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते ते एक वाचून आय भव स्वर्गादि ज्ञाने ते अज्ञान मने निश्चय करी त्या अध्यात्म ज्ञाना वाचून जी स्वर्ग व संसारा संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञानी आहेत असा जो मनाने निश्चय करतो स्वर्ग जाणे हे सांडी भव कान झाडी दे आत्मज्ञानी बुडी सद्भावाची स्वर्गाला जाणे ही गोष्ट आणि संसाराने आत्मज्ञाना जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्यांचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे तसे ज्ञान जाता करी एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी त्याप्रमाणे तो जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यांना अध्यात्म मार्गाला लावतो म्हणे एक हेची आथे आधी येणणे ते भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय तो म्हणतो कि आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय अशा निश्चयाला ज्याची बुद्धी आधार होते एवम निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ध्रुव देव गगनीचा तैसा राहीला याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेलं ज्ञान या, या बोला मनसी व्यवधान जे ज्ञानी बैसले ते ते मन तेव्हा चित्र ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या म्हणजे भगवंताच्या बोलण्यात आड आहे असे अर्जुना जर तू म्हणशील तर तुला स्पष्ट सांगतो कि जेव्हा त्या पुरुषाचे जे मत ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला तरी पैसले पणे जे ज्ञानात या ठिकाणी प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याचे वेळीच होते असं नाही तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेय हि वरी सरळ दिया आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय ब्रह्म होय त्या थेट ज्ञेया पर्यंत ज्याची दृष्टी जाऊन भिडते ए रवी बोध आले निज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मने तरी ज्ञान लाभू हि न जाहला साता वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तू चा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीट सा पटत नाही आंधळे हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्चय आघवा वाया जाय आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा त्याप्रमाणे आपल्याला झालेले ज्ञान जर ज्ञाय दाखवू शकले नाही तर ते जे आहे, तेच ते असा ज्याचा निश्चय असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच ठरत जरी ज्ञानाचे निप्रकाशे परतत्वी तिथी न पैसे ते स्फूर्तीची असे अंधनी जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ते बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणायला हरकत नाही म्हणून ही जे तुले दावी ते तुले हे वस्तूची आघवी ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते परंतु ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे या लागी निर्दोखे दाविले ज्ञेय देखे उनमेखे, आधीला लाजो। या करता निर्मल ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शाब्दी करणे न लगे जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगायला नको पै ज्ञानाची ये प्रभे सवे जयाची मती ज्ञेई पावे तो हात धरणीया शिवे परतवते एवढेच काय परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रम्हला हातो हात जाऊन भेटतो त्याची ज्ञान हे बोलता विस्मू कवन पांडुसुता काय सवित या ते सवित म्हणावेसे अर्जुना तोच ज्ञान आहे असं म्हटलं तर त्यात आश्चर्य ते काय आहे सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे काय तव श्रोते म्हणती असो न संगती ये अतिस तेथ आडस घालतो शिका तेव्हा श्रोत्यांनी म्हटले हे राहू दे त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस ग्रंथाच्या चाललेल्या विचारात खोळंब कशाला करतोसारू निरोपिला आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला रसू हो आवा अतिमातू का घेतासी कवी मंत्रू तरी करितोसी कागा। आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पालहळाने अतिशय करावे हि जी सामान्य कवीची क्लुप्ती तिचा जर आश्रय केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास ठाई बैसती वेळे जे रस सोय घेऊन येचा येरू ये बे ये कोणा भोजन करण्यास पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोगी हो टेकोने दि नुसधी पोशिकवण इतर सर्व गोष्टी चांगली परंतु दूध काढायच्या वेळी जी कासे खाली बसू देत नाही म्हणजे खाली बसल्या बरोबर लाथीचा मारते तर अशी ती तर अशी ती नुसती लाथरी गाय कोण बरं तैसे ज्ञानी मती न भाके, ये येलपती परिते असो निके, केले तु त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धी विस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पालनाळ लावतात ते कळत नाही परंतु त्यांची गोष्ट राहू दे तू चांगलं केलीस जया ज्ञान लेशोदेशे कि जती योगा दिसा तुझी हेतूने कष्ट करतात त्याचे पोट भर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हाला मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल अमृताची सात वाकुडी लागो का अनुघडी सुखाच्या दिवस कोडी गणिजू का अमृताची झड एक सारखी सात दिवस लागे ना का तिचा कंटाळा यावयाचा नाही दुखाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात इतका मोठा वाटतो तसे सुखाचे दिवस कोट्यामध्ये गेले तरी त्यांना कोण मोजतो का पूर्ण चंद्रे सिराती युग एक असो न पाहते तरी काय पाहत आहात चकोरे पूर्ण चंद्रासह पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एक सारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल का तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना कोण म्हणेल आणि सभाग्यू पाहुणा ये सुभग ची वाढती होय तैस रो नेने ऐसे आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्यावेळेला स्वयंपाकाला संपायचे माहित नसते असे असते म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो कि अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारीच्या मनात देखील येत नाही अशी स्थिती असते तैसा जा प्रसंगानी आम्हाला गु आणि तुझ ही अनुरागू आसा प्रसंग झाला कारण कि आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे म्हणून यया वाखाणा पासी से आली चौगुणा ना म्हणून ये देखणा होसी ज्ञानी म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही तरी आता यावरी प्रज्ञेचा माजू धरी करी पदेसा तरी आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्तीदासे माझे हि जी ऐसे मनोगत या संतांच्या आज्ञे बरोबर महाराज माझाही हेतू असाच आहे असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले यावर माझाही मूळचा हेतू असाच होता आणि यावर महाराज मला तुमचाही कसाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही एवम ये अवधारा ज्ञान लक्षणे अठरा श्रीकृष्णे धनुर्धर निरूपिली याप्रमाणे ही अठरा लक्षणे श्री कृष्णाने अर्जुना सांगितली ऐकत मग यानावे ज्ञान येथ जाणावे हे स्वमत आणि आघावे ज्ञानी येणत यानंतर या, या लक्षणावरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले करतळावरी वाटोळा डोल तू देखि आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ तर हातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगाने पूर्णपणे दिसतो त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्याने स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले आता ज्ञानदेव भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये न सांगितलेली अज्ञानाची लक्षणं विस्ताराने सांगणार आहे आता धनंजया महामती अज्ञान ऐसे वदती तेही सांगो व्यक्ती लक्षणे विशाल बुद्धी ची अर्जुना अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणाने सांगतो ए रवी ज्ञान फुडे जालिया अज्ञान जाणवे धनंजय जे ज्ञान नव्हे ते अज्ञानची अर्जुना सहज विचार करून पाहिले ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल कारण जे ज्ञान नाही ते आपोआप कोणी न सांगता काही तसे नाही जेवी अर्जुना असं पहा कि ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते याशिवाय तिसरे काही नसते तैसे ज्ञान जेथ नाही त्याची अज्ञान पाहि तरी सांगो काही काही चिन्हे तीये त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज तरी पण ती काही काही लक्षणे सांगतो तरी संभावने जो वाट पाहे सत्कारू हो तो शूजय तरी जो प्रतिष्ठे करता जगतो जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो गर्वे पर्वताची शिखरे महत्वावरुनी नुतरे तयाच्या पुरे अज्ञान आहे पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत तसा जो गर्वाने मोठे पणावरून खाली येत नाही त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचे पिंपळी उभीला जैसा देऊळी जाणो निकुंचा आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे पिंपळाला जशी मूंज म्हणजे मोळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मूंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो म्हणजे आपण केलेला धर्म वाचे लोकांना सांगतो अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणून बुजून ठेवलेले असते घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा करीते तुले मोहरा स्फितीची विद्येचा पसारा म्हणजे दुकान घालतो केलेल्या पुण्यकर्माची दौंडी पिटतो आणि जेवढे काही करतो तेवढ्याचा मोर्चा किर्ती कडे असतो अंग वरि चर्ची जना तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ स्वतःच्या अंगाला भस्म गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासो व याची पूज्य म्हणून पूजा करीत असता हा त्यांना फसवीत राहतो तो असे समज आणि ज्याप्रमाणे रानास बनवा लागला म्हणजे वृक्ष प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगाच दुःख होते कौतुक जे जे जलपे ते सबळाहूनीखरूपे विषा हुनी संकल्प आणि तो बोलेल, ते जास्त घात करणारा असतो तया ते बहु अज्ञान तोची अज्ञानाचे निधान हिंसेसी आयतन जयाचे जिणे आणि ज्याचे जगणे हिंसेचे घरच असते त्याच्या त्याच्याजवळ फार अज्ञान आहे इतकेच नव्हे तर तोच अज्ञानाचा खजिना आहे आणि फुंके भाती फुगे रे चिलिया सवेची उफगे तैसा संयोग वियोग चढे हटे। जसा भाता फुंकल्याने फुकतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो म्हणजे संकोचित होतो त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित होतो अथवा दुःखी होतो पडली वार याचा वळसा धुळी चढे आकाशा हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे वाऱ्याच्या भोवऱ्या धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो निंदा मोटके आईके आणि कपाळ धरूनी ठाके थेंबे विरे वारे निशोखे चिखलू जायसा जराशी निंदा ऐकली कि कपाळ धरून राहतो व जसाच चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरगळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो तैसा मानापमानी होये, जो कोणी तयाचा ठाई आहे अज्ञान पुरे त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे आणि जयाच्या मनी गाठी वरीवरी मोकळी वाचा दिठी, आंगे मनातील गोष्टी कळू देत नाही ज्याचे बोलणे व पाहणे वरून वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो पण मनाने मात्र त्यास तोंडगशी पडतो व्याधाचे चारा घालणे जैसे प्रांजावणे चार घालणे हे जसे असते म्हणजे पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो त्याप्रमाणे सराज्याचे दुसऱ्या पोचणे अथवा सांभाळणे असते पण ते केवळ त्या पोसले जाणाऱ्या माणसाच्या घाता करताच असते व जो चांगल्या माणसांची अंतक करणे विरुद्ध करतो गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची फली बाह्य क्रिया शेवाळाने आच्छा दिलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली निंबोळी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यास चांगले असते अज्ञानतयाच्या ठाई ठेविले असे पाही या बोला आन नाही सत्य माने त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज यात अन्यथा नाही हे खरे आहे असे मन आणि गुरु कुळी जो गुरु भक्ती उमजे विद्या घेऊन आणि गुरु, गुरु कुळाची ज्याला लाज वाटते जो गुरु भक्तीला व गुरु विद्या शिकून गुरुवरच उलटतो तर नाव घेणे हे वाचे शूद्रन्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिववेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे पण काय करावे अज्ञानाची ही लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले आता गुरु भक्तांचे नाव घेव तेने वाचे प्रायश्चित्त देव गुरुसेवका नाव पहा हो सूर्य जैस म्हणून आता गुरुच्या भक्तांचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचे प्रायश्चित देव गुरु भक्ताचे नाव म्हणजे जणू काही सूर्यच आहे असे समजत ये तुले हे जो गुरुतल पला एवढ्याने म्हणजे गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्र असणारा चे नाव घेण्याच्या पापामुळे जो हिनपणा झाला तो घालवे हा ठायवरी तया नावाचे भय हरी मग म्हणे अवधारी आणखी चिन्हे गुरु भक्ताच्या नावाचा उच्चारणाचे भय हरण करतो म्हणजे दोष हरण करतो मग आणखी अज्ञानाची चिन्हे ऐक असे देव म्हणाले तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्पे भरला अडवीचा अवगळला कुहा तरी जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय तया तोंडी काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात पाणी असत त्या आड्याप्रमाणे जो आत बाहेर अमंगल असतो जैसे पोटा लागी सोने उघडे झाकले नमणे तैसे आपुले परावे नेणे द्रव्या लागी ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न करता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघड आहे हा विचार करत नाही त्याप्रमाणे द्रव्या करता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही ए या ग्राम ठाई जैसा मिळणी ठावो अठावो नाही तैसा स्त्री काही विचारीना कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संघाला योग्य किंवा अयोग्य जागा यांचा विचार नसतो त्याप्रमाणे संघाविषयी जो विचार करत नाही कर्माचा विहित कर्म करण्याची वेळ चुकली अथवा नित्यनैमित कर्मे राहिली तर त्याचे ज्याच्या मनाला दुःख वाटत नाही पापी जो निसुगू पुण्याविषी अति निलागू जयाचा मनी वेगू विकलपाचा। पाप करण्याला ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय निसंग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा जो बांधोनी असे डोळा वित्ताशे जो आपल्या डोळ्यापुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो तो एक रस अज्ञानाचा पुतळा आहे अस समज आणि स्वार्थे अळुमाळे जो धैर्या पासून जैसे तृण बीज ढळे मुंगी आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्था करता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो पावो सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भयाचे निवे गजबजे जो डबक्यातील पाण्यात पाय घातल्याबरोबर जस्या डपक्यातील पाणी गडूळ होते त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्या बरोबर जो घाबरून जातो वायूचे निसा वागंत ये दुःख वार्ता होय तैसे जय वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्या बरोबर मन दुःखाने पुरे व्यापले जाते मनोरथांची या धारसा वाहने जयाची या मानसा पुरी पडला जैसा दुधिया पाही। पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघा बरोबर हवा तिकडे वाहत जातो त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाने ज्याचे मन भटकत असते असे समज वाऊ धनाची या परी जो अश्रो केरी थारव नेणे वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर राहत नाही व जो क्षेत्रात तीर्थाच्या ठिकाणी अथवा सप्तपुरांपैकी कोणी एका कोरडा तैसा जया माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून ते शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो त्याप्रमाणे याचे भटकणे निरर्थक असते जैसा रोवी रांजण उथारो नेणे ने, तैसा पडे तई तै एरवी हिंडे ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही त्याप्रमाणे जा अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एका ठिकाणी राहील नाहीतर तो साखा हिंडत असतो तयाच्या ठाई उदंड अज्ञान असे वितंड जो चांचल्य भावंड मरकटाचे जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे त्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंद नाही लेंडीएला मनी वाळू वेचा वरंडा तैसा निषेधाची या तोंडा बिहेला पुराला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांध्याला जुमानत नाही तसा जो निशिद्ध कर्मला तोंड देण्यास भीत नाही व्रता धर्मात व्रताना मध्येच मुडतो स्वधर्माला लाथेने जुगारतो व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही।, नाही पापाचा कंटाळा नेदी पुण्यासी जिव्हाळा लाजेचा पेंडवळा खाणून निघाली ज्याला पाटाळा नाही जो पुण्याला आश्रय देत नाही व जो लाजेची मर्यादा समूळ खाणून टाकतो जो पाठमोरा, मोरा वेदि दुरा कृत्या कृत्य व्यापारा निवाडू येणे जो आपल्या कुळातील आचार मानत नाही जो वेदाची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास योग्य कर्म कोणते यातील निवड जो जाणत नाही बसो जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू फुटला तैसा पाटू निरंजनी सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट म्हणजे पाहिजे तिकडे महात असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाठ जसा पाहिजे तिकडे महात असतो आंधळे हात मातले डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे आंधळ हाती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो अथवा डोंगरावर पेटलेला वनवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयाचे ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते पै उडा काही न पडे मोकाटू कोणा नातुडे ग्रामद्वारीचे आडे नोलांडी कोण पण उघड्यावर काय काय पडत नाही मोकळे सुटलेले जनावर कोणाला बरं सापडत नाही गावाच्या वेशीचा उमरा कोण ओलांडत नाही प्रमाणे सत्रातील अन्न असते म्हणजे ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही अथवा वेश्याच्या उमऱ्याचे आत कोण प्रवेश करणार नाही तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे त्याचप्रमाणे ज्याचे अंतकरण असते म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बऱ्या वाईट व्यापले जाते त्या पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण परभराट आहे आणि विषयांची गोडी जो जी तू न संडी स्वर्गी ही खावया जोडी येथोनीची आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांचे प्रेम सोडित नाही व मेल्यानंतर स्वर्गातही खाबवयास म्हणजे भोगवया म्हणून जो येथूनच सामुग्री म्हणजे सकाम कर्मे करून ठेवतो तो अखंड विरक्ताचे सचलकरी जो भोगा करता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्य कर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषांचे मुख पाहून कपडे वगैरे सह स्नान करतो विशोषण जाये परी नशिणे सावध नोहे कुहिला हाती खाये कोडी जैसा विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही तो कसा तर जसा कोडी पुरुष सडलेल्या हाताने खातो पण त्याला जशी कुजलेल्या हातांची किळच येत नाही खरी टे कोऊडे लातोनी फोडी ना तरी जेवी न काडे मागवता ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपले अंगा स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता ती त्याला उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते तरी पण तो गाढव मागे हटत नाही ताईसा जो विषया व्यसनाची आंगी लेणी मिरवी जो विषया जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिळवतो फुटोनी पडे त मृग हाव परी नमने हरन, हा मृगजल म्हणेची तीव्र इच्छा इतकी वाढवत कि तो मृगजलाच्या मागे लागून उर पडला तरी मृगजलाची हाव सोडत नाही वो असे म्हणत नाही कि ही मृगजलाची भ्रांती आहे तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासता बहुती परी तरी त्रासू ने अधिक प्रेम त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्याला त्रास दिला तरी तो कंटाळत नाही तर उलट विषयांच्या ठिकाणी ते सरे मग स्त्री मावसे बुलोनी ठाके पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई बाबा असे आई बाबांचे वेड असते ते संपते आणि मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेडा होऊन राहतो मग ोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो तेवा तोची प्रेम भावो बाळ का मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असताना म्हातार पण येऊ लागते त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांच्या वर आणून ठेवतो आंधळे व्याले जैसे तैसा बाळ परीवसे परी जो मरे तो नसे विषयांशी जो एखाद्या आंधळ्या मुलाला जन्म दिला म्हणजे त्याची आई जशी आपल्या तान्हा मुलाला विसंबत नाही तसे जो आपल्या मुलाबाळांना धरून राहतो आणि मरतो परंतु त्यास भीट येत नाही महाराज सांगो त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असे समज आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो तरी देह हे ची आत्मा ऐसे मनोधर्म वळगोनिया कर्मा आरंभू तर हाच आत्मा आहे आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास आरंभ करतो आणि उने कापुरे जे जे काही आचरे तयाचे नि आविष्कारे कुंथो लागे आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म करते त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्मामुळे गर्वाने फुकतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे चाले बाध्याने घेरलेले एखाद्याने मंत्र तंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्र तंत्रा जसा आनंदाने फुगून जातो त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो म्हणे मी घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे तो म्हणतो जगात काय तो मीच एक महत्वाचा मनुष्य आहे माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे नाही माझे निपाडे वाडू मी सर्वज्ञ एक चिरू ऐसा गर्व तुष्टी गंडू घेऊ निठाके माझ्यासारखा कोणी मोठा नाही प्रसिद्ध असा सर्वज्ञ काही तू मीच एक आहे अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ ठ होऊन राहतो वी आधी लागली या भोग जाऊ जायसा निकेनसा हे जोतायसा पुढील रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही तू जाय, जेथ तेथ होय, मसी ऐसे परंतु जसा एखादा दिवा भात तेवडी खातो तेल जाळून टाकतो व जेथे तो ठेवावा तेथे काजळ्यासारखे काळे करतो जीवन विंजीला प्राण सांडी लागला तरी काडी उरोने दे पाणी शिंपडल्याने तर तडतड करतो वारा लागला तर विजून जातो एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो एकही काडी उरू देत नाही अळूमाळू प्रकाश करी ते तुले उबारा धरी तैसा दीपा चिया परी सुविद्युजो थोडकासा प्रकाश करतो व तेवढ्यानेच उष्णता वाढवतो त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात औषधाचे निनावे अमृत नवजवर अमृत विषाची होते नवजवर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवजवर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाचले असता ते जसे विष उलटते तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपो ज्ञाने अपारू ताठा चढे त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सरी असतो विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्यात गर्व चढतो अंत्यू रा तैसा गर्वे फुगला देखसी जो अंत्य ज्याला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल तो लाटणे ऐसा न पाथरू तेवी नवे गुन्हे तो लाटण्यासारखा लवत नाही दगडाला जसा पाझर फुटत नाही तसा त्याला पाझर फुटत नाही ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांद्रिकाला उतरवता येत नाही त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही किंब बहुना तयापा सी अज्ञान आहे वाढीसी हे निकरेगा गा बोलत असो फार काय सांगावे त्याच्याजवळ अर्जुना अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे तुला आम्ही निश्चून सांगतो